स्कंध पाचवा अध्याय तेरावा बाष्कल आणि दुर्मुख यांचा वध अशा प्रकारची भाषणे करून बाष्कल आणि दुर्मुख यांनी अंगाला कस्तुरीची उटी लावली आणि ते राजसभेतून निघून गेले सम्रांगणात जाऊन त्यांनी भयंकर गर्जना केल्या आणि ते म्हणाले हे देवी ज्या महापराक्रमी महेशाने प्रत्यक्ष देवाना पळवून लावले त्या दानवराजाला तू म्हणून वर तो सर्व लक्षण संपन्न आणि दिव्य अलंकारांनी भूषित असे मनुष्य रूप धारण करूनच तुझ्याशी रतिक्रीडा करील हे सुहास्यवदे त्यामुळे तुला त्रैलोक्यात सुख प्राप्त होईल म्हणून महिषासुरावरच तू प्रेम कर हे मधुरवाग वागविलासिनी स्त्रियांना प्रिय असलेल्या सर्व संसार सुखाची प्राप्ती होईल देवी म्हणाली अरे दुष्टांनो मी कामातूर आहे असं तुम्हाला वाटले काय मी त्या मूर्ख महिषाला का मरणार आहे कुल शील, स्वरूप संपन्नता चातुर्य इत्यादी गुणांवरच स्त्रिया लुब्ध होतात तो तुमचा राजा प्रत्यक्ष पशुपेक्षाही अधम आहे असल्या महिषाला कोणती देवरूप स्त्रीवरील तेव्हा हे मूर्खानो तुम्ही परत जा आणि राजाला सांगा तू सत्वर पाताळात जा अथवा युद्ध कर म्हणजे इंद्र निर्भय होईल मी तुझा वधच करीन तुझ्या वधाशिवाय मी परतणार नाही तेव्हा सर्व विचार करूनच तू युद्धाला तयार हो हे पशु माझा पराभव झाला तरच तुला या पृथ्वीवर राहता येईल याप्रमाणे तिचे भाषण ऐकताच दोन्ही दैत्य रागाने तप्त झाले देवीने प्रचंड गर्जना केली आणि रणांगणात निश्चयाने उभी राहिली दोघांनीही देवीवर बाणवृष्टी केली पण देवकार्यासाठी तत्पर असलेल्या देवीने मधुर स्वर करीत बाणांचा प्रतिवर्षाव केला इतक्यात देवी समोर येऊन ठाकला दुर्मुख प्रेक्षकासारखा त्यांचे युद्ध पाहत होता सामान्याना भय उत्पन्न करणारी आयुधे दोघांनीही वापरली आणि घोर युद्ध झाले युद्ध होऊन देवीने अति तीक्ष्ण बाण बाष्कलावर सोडले परंतु बाष्कलाने ते आपल्या बाणांनी तोडून उलट सात बाणांनी देवीला ताडण केले तेव्हा तिनेही उत्कृष्ट तीक्ष्ण दहा बाहेर त्याला वेधले आणि हसतमुखाने एका अर्धचंद्राकृती बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले तेव्हा भाष्कलाने हातात गदा घेतली आणि तो देवीकडे धावला परंतु देवीने त्याला तत्काळ गदेचा प्रहार करून मूर्छित केले पण लवकरच भाष्कल शुद्धीवर येऊन उठला त्याने देवीजवळ जाऊन गदा तिच्या मस्तकावर फेकली परंतु देवीने घाव चुकून अचूकतेने भाष्कला वक्षावर शुलाने प्रहार केला कोसळला त्याच्या मृत्यूमुळे दानव सैन्याची दाणादा आकाशातून देवांनी मात्र जय केला ते पाहून दुर्मुख रागाने बेभान होऊन संग्राम करण्याकरता धावला त्याने अंगात कवच घातले आणि रथारुळ होऊन हातात धनुष्यबाण घेतला तो म्हणाला हे अबले थांब परंतु देवीने जोराने शंखनाद केला त्यामुळे तो दानव अधिकच कोपला। दुर्मुखाने भुजंग तुल्य तीक्ष्ण बाण त्वरेने देवीवर सोडले परंतु ते सर्व तोडून टाकून त्या महामायेने प्रचंड गर्जना केली बाण शक्ती गदा मुसल तोमर यांच्या योगाने परस्पर तुमूल युद्ध झाले तेव्हा रणांगणावर रक्ताची नदी उत्पन्न झाली तिच्या तीरावर पडलेली मस्तके जणू काय नवशिक्या सेवकांसाठी तरुण जाण्याकरता आठ टाकलेले खात होते त्यामुळे त्या, त्या युद्धभूमीला एक प्रकारचे भयानक स्वरूप प्राप्त झाले कोल्ली कुत्री काक कंक अधोम्ख गृद शेन वगैरे पक्षी त्या दुष्टांच्या शरीराचे लचके तोडत होते मृतांच्या देहांचा खच झाल्यामुळे दुर्गंधी सुटली होती मंसभक्ष क्रुद्ध होऊन आपला हात वर करून देवीला म्हणाला हे पोरकट देवी तू येथून त्वरित निघून जा नाही तर मी तुझा आजच वध करीन अथवा तुला जगायची इच्छा असेल तर महेशाची पत्नी हो देवी म्हणाली अरे मूर्खा आज खरोखरच तुझा मृत्यू जवळ असल्यामुळे तू हे असे बोलतो आहेस अरे बालका प्रमाणे आज मी तुझा ही या युद्धात वध करीन किंवा तू रणातून तु निघून जा नाहीतर तुलाही मृत्युलोकी पाठवून त्या महिषासुराचाही मी पुढे वध करीन हे भाषण ऐकल्यावर उन्मत्त दुर्मुखाने त्या रणचंडीवर प्रचंड बाणवृष्टी केली परंतु देवीनेही अत्यंत सावधपण पन, सावधपणे तीक्ष्ण बाण सोडून दुर्मुखाचे बाण मोडून टाकले भुराचा वेध घेणाऱ्या वज्रधारी क्रुद्ध देवी दहशत बसवणारे आणि भयंकर युद्ध त्या दोघांमध्ये झाले देवीने युद्धात कसब दाखवून दुर्मुखाचे धनुष्य तोडून टाकले आणि पाच बाणातच त्याचा रथही तोडला अखेर दुर्मुख पादचारी होऊन महाभयंकर गदा घेऊन देवी जगदंबेवर धावला त्याने सिंहाच्या मस्तकी गदेचा भयंकर प्रहार केला परंतु जबरदस्त प्रहार होऊनही नाही शेवटी गदाधारी दुर्मुखावर अंबिकेने तीक्ष्ण धारेचे खडग फेकून त्याचे मस्तक धडा वेगळे केले दुर्मुख मरून पडल्यावर आनंदाने देव जय करू लागले याप्रमाणे दोन महाभयंकर दैत्यांचा वध झाल्याने देवाने पुष्पवृष्टी केली ऋषि सिद्ध गंधर्व विद्याधर किन्नर हाँ ही अतिशय आनंद होवान सह सर्वज जन देवी जय जयकार करू लगले अध्याय समाप्त